पुस्तक शूद्रपूर्वी कोण होते लेखक डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्या पाटील प्रकरण तिसरे शुद्रांचा दर्जा कोणता याबद्दलचे ब्राह्मण ग्रंथातील प्रमेय क्षूद्रांची उत्पत्ती कशी झाली याबद्दलची स्पष्टीकरण सांगताना ब्राह्मण ग्रंथात कोणता दृष्टिकोन दिसून येतो याबद्दलची आतापर्यंत चर्चा केली आता शूद्रांचा सामाजिक दर्जा ठरवून देताना ब्राह्मण ग्रंथात कोणता दृष्टिकोन ठेवण्यात आला होता याची चर्चा करूया याबाबतीत पहिल्यांदा ठळकपणे दिसणारी गोष्ट म्हणजे ब्राह्मण शास्त्रकारांनी शूद्रांवर लादलेली अपात्र दर्शक बंधने व त्या बंधनांचा भंग केला तर त्याबद्दल सांगितलेल्या शिक्षा ही बंधने व या शिक्षा यांची शास्त्रकारांनी एक लांब लचक यादी तयार केलेली आहे सर्व संहिता आणि ब्राह्मण ग्रंथ यात आढळणारी बंधने व शिक्षा थोड्या आहेत त्यांची यादी खाली दिली आहे एक कथक संहिता 21. दोन आणि मैत्रयाणी संहिता चार एक 1. एक आठ तीन अग्निहोमासाठी ज्या गायीच्या दुधाचा उपयोग करावायचा आहे ते दूध शूद्राला मिळू देऊ नये दोन शतपत ब्राह्मण तीन एक एक दहा मैत्रयानी संहिता सात एक एक सहा आणि पंचवीस ब्राह्मण सहा एक अकरा यज्ञ करीत असताना शुद्रांशी बोलू नये आणि यज्ञाच्या वेळी शुद्राने उपस्थित होऊ नये 3. शतपथ ब्राह्मण 14, एक एकतीस आणि कथक संहिता अकरा दहा सोमरस पिण्याच्या वेळी शूद्राला जवळ येऊ देऊ नये आणि सोमरस पिऊ देऊ नये चार ए ब्राह्मण सात ब्याण्णव चार आणि पंचवीस ब्राह्मण सात एक अकरा शूद्र हा दुसऱ्याचा नोकर आहे बंधने व शिक्षा यांची यादी मारुतीच्या शेपटीप्रमाणे वाढत वाढत इतकी वाढली की क्षुद्रांच्या मानवी जीवनाला पूर्णपणे घेऊन तिने त्यांचे जीवन अक्षरशः मातीमोल करून टाकले आपस्तंभ बौद्धायन इत्यादी सूत्रकार आणि मनू वगैरे स्मृतिकार यांनी सदर यादीत जीपुढे भर टाकली व ती यादी पुढेपुढे अतर्क वायूवेगाने वाढत गेली ही वस्तुस्थिती लक्षात धरली तर वर केलेल्या विधानाचे स्वरूप नीटपणे कळून येईल जी अपात्र अपात्रदर्शक बंधनेशुदांवर लादली आहेत त्यांची जंत्री डोळ्यापुढे धरली तरच त्या बंधनाचा घातकीपणा किती तीव्र स्वरूपाचा आहे हे कळून येईल ती बंधने संख्येने इतकी आहेत व इतक्या भिन्न भिन्न स्वरूपांची आहेत की त्यांचे सत्य स्वरूप संपूर्णपणे उघड करून दाखविणे दुरापास्त होऊन बसले आहे या बंधनांबद्दल यांना काही कल्पना नाही त्यांच्या माहितीसाठी मी निरनिराळे सूत्रकार व स्मृतिकार यांच्या ग्रंथातून ती जमा करून खाली देत आहे एक अ आपस्तंभ धर्मसूत्र ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व शुद्र अशा चार जाती आहेत यातील प्रत्येक जात जन्मता दुसऱ्या जातीपेक्षा क्रमानुसार श्रेष्ठ आहे प्रश्न एक पातळ खंड एक सूत्रे चार पाच शुद्र व इतर जमातीतील ज्यांनी दुष्कृत्ये केली ते हे वगळून बाकीच्या सर्व जातीतील लोकांना एक उपनयनविधी दोन वेदाभ्यास आणि पवित्र अग्निपेटविणे यज्ञ करण्याचे अधिकार ही कृत्ये करण्याचे अधिकार आहेत प्रश्न एक पाताळ खंड एक, एक सूत्र सहा ब वशिष्ठ धर्मसूत्र ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या चार जाती वर्ण आहेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या तीन जातीतील लोकांना द्विज म्हणतात त्यांचा पहिला जन्म त्यांच्या मातेपासून दुसरा जन्म यज्ञोपवित विधीपासून या विधीत सावित्री माता असते पण गुरुजीला बाप म्हणून समजतात गुरुजीला बाप म्हणून एवढ्यासाठी समजतात की तो वेदाभ्यासाची दीक्षा देतो अध्याय दोन श्लोक एक चार जन्म व विवक्षित धार्मिक संस्कार यामुळे चार जातीतील भेदभाव कळून येतो वेदात म्हटले आहे की ब्राह्मण त्याचे मुख होता क्षत्रिय त्याचे बाहू झाला वैश्य त्याच्या मांड्या झाल्या शूद्र त्याच्या पायापासून जन्मला शूद्रांना धार्मिक संस्कार मिळू नयेत असे वेदात म्हटले आहे तो भाग असा ब्राह्मण व गायत्री यांना बरोबर क्षत्रिय आणि त्रिष्टुप यांनाबरोबर वैश्य आणि जगती यांनाबरोबर आणि शूद्र वृत्तविरहित यांना त्याने उत्पन्न केले प्रकरण चार श्लोक तीन क मनुस्मृती जग निर्माण करणाऱ्या परमेश्वराने ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र यांना अनुक्रमे स्वतःच्या मुखापासून बाहूपासून मांड्यापासून व पायापासून जगाच्या सुखसमृद्धीसाठी निर्माण केले अध्याय एक श्लोक एकतीस ब्राह्मण क्षत्री व वैश्य या तीन द्वि जाती होत परंतु चौथी जात शुद्र हिला एकच जन्म आहे अध्याय दहा श्लोक चार दोन अ आपस्तंभ धर्मसूत्र स्मशानात किंवा स्मशानाजवळ अथवा स्मशानापासून हाकेवरच्या अंतरावर ड्रयवर्णी कधीही वेदांचा अभ्यास करणार नाही। जर एखादे खेडे स्मशानभूमीवर वसविले असेल किंवा स्मशानभूमीचा पृष्ठभाग जर नांगरुन शेत म्हणून तयार केलेला असेल तर अशा ठिकाणी वेदांचे पठण केले ते निषिद्ध नाही परंतु ते ठिकाण स्मशानभूमी म्हणून त्याला माहीत असेल तर त्याने त्या ते ठिकाणी वेदांचा अभ्यास करू नये शुद्र व जाती माणूस या दोघांना स्मशानभूमीप्रमाणे समजाव सहाव्या सूत्रात दिलेला नियम अभ्यास त्यांना लागू असत काहींचे असे मत आहे की ज्या घरात जे एकत्र राहतात त्यांनी तेथे एकत्रपणे वेदांचा अभ्यास करण्याचे टाळावे परंतु वेदाभ्यासी विद्यार्थी आणि शूद्र स्त्री यांची सहज नजरभेट झाली तर त्या विद्यार्थ्यांना वेदघोष बंद केला पाहिजे प्रश्न एक पाळव खंड नऊ सूत्रे सहा ते अकरा अस्वच्छ ब्राह्मण किंवा इतर द्विजातीतील अस्वच्छ माणूस यांनी अन्नाला स्पर्श केला ते अन्न अस्वच्छ होते पण होत ते खाण्यास अयोग्य होत नाही परंतु अस्वच्छ शूद्राने काही आणलेले असो मग ते त्याला त्यांचा प्रत्यक्ष स्पर्श झालेला असो वा नसो ते कदापिही खाऊ नये एखाद्याला शूद्राचा स्पर्श सूत्राचा तर त्याने जेवण घेऊ नये प्रश्न पाता एक पाताळ खंड एकवीस बावीस ब बा, विष्णू स्मृती द्विजातीतील मृद मनुष्याला स्मशनात नेण्यासाठी शूद्राला मग तो शुद्र मृत मनुष्याचा नातेवाईक असला तरी कोणी हात लावू नये उलट पक्षी कोणत्याही द्विजाने मृत शूद्राला उचलून स्मशानात नेऊ नये मृत आईबापांना उचलून त्याच्या पुत्रांनी स्मशानात न्यावे अशी पुत्रांची व मृत आईबापांची एकच जात असली पाहिजे शूद्राणी जातीतील मृत मनुष्याला दुण दुण मग तो मृत मनुष्य जरी त्या शुद्राचा बाप असला तरी उचलून स्मशानात नेऊ नये अध्याय अकरा खुत्र एक चार क वशिष्ठ धर्मसूत्र म्हणून काय खावे व काय खाऊ नये याबद्दल आता आम्ही सांगतो वैद्य शिकारी बदफैली स्त्री राजदंड वाहणारा चोर अभिशास्ता हिजडा आणि जाती बहिष्कृत माणूस यांनी दिलेले अन्न खाऊ नये त्याचप्रमाणे कवडीचुंबक श्रौत यज्ञाचा पहिला विधी ज्याने केला आहे असा माणूस कैदी आजारी सोमवृक्षाच्या वेळी विकणारा सुतार परीट कलार हेर व्याजाने कर्ज देणारा आणि पायतने शुणारा सांबार यांनी दिलेले अन्न खाऊ नये त्याचप्रमाणे शूद्राने दिन खाऊ नये अध्याय चौदा श्लोक एक चार शूद्रवंश म्हणजे स्मशानभूमी होय असे काही शास्त्रकारांचे मत आहे म्हणूनच शूद्रांच्या सान्निध्यात वद्ष कधीही करू नये यमाने यासंबंधी जे उद्गार काढले आहेत तालील श्लोकात दिलेआहे लोक या श्लोकाचा आता आधार घेतात दुष्ट शूद्रवंश हा स्मशानभूमी होय हि उघड आहे म्हणून शुद्राच्या सान्निध्यात वेधघोष कधीही करू नये अध्याय अठरा श्लोक अकरा पंधरा काही पवित्र विद्याभ्यास करून व काही घोर तपश्चर्या करून दान स्वीकारण्यास योग्य झाले परंतु ज्याच्या पोटात शुद्राने दिलेले अन्न गेलेले नाही असा ब्राह्मण दान स्वीकारण्यास सर्वांपेक्षा योग्य होय अध्याय सहा श्लोक सव्वीस शुद्राने दिलेले अन्न पोटात असता जर ब्राह्मण मेला तर पुढच्या जन्मात तो एखाद्या गावातील डुक्कर म्हणून जन्मेल किंवा ज्या शूद्रांचे अन्न त्याच्या पोटात होते त्या शूद्रांच्या कुटुंबात तो ब्राह्मण पुढील जन्म घेईल कारण शूद्राचे अन्न खाल्ल्यामुळे त्या अन्नाची तत्वे ब्राह्मणाच्या रक्तमांसात मिसळलेली असतील अशी स्थितीत त्याने वेदमंत्राचा घोष दररोज केला किंवा त्याने दररोज अग्नीची पूजा केली किंवा परमेश्वराची प्रार्थना केली तरी तो स्वर्गाच्या मार्गाला जाऊ शकणार नाही परंतु जर ब्राह्मण शूद्राचे अन्न खाल्ल्यानंतर सजातीय पत्नीबरोबर रममान झाला व त्यापासून त्याला मुलगे झाले ते मुलगे शुद्रजातीचे जातीचे येतील व अशा तऱ्हेच्या ब्राह्मणाला स्वर्ग प्राप्ती होणार नाही अध्याय सहा श्लोक 27-28 ड मनुस्मृती शुद्राज्य राज्य किंवा अधार्मिक लोकांनी चाललेले राज्य अथवा धर्मलड्न लोकांनी हल्ला करून घेतलेले राज्य किंवा हलक्या कुळात जन्मलेल्या लोकांनी काबीज केलेले राज्य यात ब्राह्मणाने वास्तव्य करू नये अध्याय चार श्लोक एकसष्ट जो ब्राह्मण शुद्रांसाठी यज्ञकर्म करतो त्याला श्राद्ध विधीसाठी आमंत्रण देऊ नये श्राद्धाच्या जेवणानंतर जे काही फायदे होणार असतील ते अशा ब्राह्मणांच्या उपस्थितीमुळे नष्ट होतील अध्याय तीन श्लोक एकशे अठयाहत्तर शूद्राचे प्रेत गावाच्या दक्षिण वेशीतून स्मशानाकडे न्यावे परंतु द्विजांची प्रेते अनुक्रमे पश्चिम उत्तर व पूर्ववेशीतून स्मशानाकडे न्यावीत अध्याय पाच श्लोक ब्याण्णव तीन अ आपस्तंभ धर्मसूत्र उजवा हात पुढे करून व तो कानाच्या समांतरेषेत धरून ब्राह्मणाने नमस्कार करावा उजवा हात छातीच्या पुढे आडवा धरून क्षत्रियाने नमस्कार करावा उजवा हात कमरेच्या समांतरेषेत करून वैश्याने नमस्कार करावा दोन्ही हात जोडून व खाली लवून व पुढे करून शुद्राने नमस्कार करावा प्रश्न एक पाताळ दोन खंड पाच सूत्र सोळा द्विजातीच्या माणसाने केलेल्या नमस्काराला प्रतिनमस्कार करावा याचा तर ज्याला तो प्रतिनमस्कार करावा याच्या त्याच्या नावातील शेवटले अक्षर असे उच्चारले पाहिजे की ते दूरवर ऐकू जाईल प्रश्न एक पाताळ दोन खंड पाच सूत्र सोळा ब्राह्मणाच्या घरी जर शूद्र पाहुणं आला तर त्या शूद्र पाहुण्याला ब्राह्मणाने काहीतरी काम कराव्यास लावावे व त्यानंतर वाटल्यास जेवण द्यावे शूद्राकडून काही काम करून न घेता जर त्याला ब्राह्मणाने जेवण दिले तर ब्राह्मणाने त्या शूद्राला आदरसत्कार केला असे होईल अथवा ब्राह्मणाच्या घरात चा जे चाकर नोकर असतील त्यांनी राजकोठारातून तांदूळ आणावेत व शुद्र पाहण्याला त्याचे पकवानं घालून त्याचे आदराचित्य करावे प्रश्न एक पाताळ दोन खंड चार सूत्र एकोणीसवीस ब विष्णू स्मृती आपल्या घरी एखाद्या शूद्रांचा जो आदरसत्कार करील किंवा जो देवासाठी तयार केलेले हवन पदार्थ अथवा श्राद्धाचे अन्न एखाद्या धार्मिक तपसव्याला देईल त्याला शंभर पण दंड भरावा लागेल अध्याय पाच सूत्र एकशे पंधरा क मनुस्मृती एखाद्याला ब्राह्मण भेटला तर तो ब्राह्मण आपल्यापेक्षा दहा वर्षांनी वडील आहे असे त्याने समजून वागावे त्याला क्षत्रिय भेटला तर तो आपल्यापेक्षा शंभर वर्षांनी वडील आहे असे त्याने समजून वागावे हे लोक आपले वडील होत व आपण त्यांचा मुलगा होय असे त्याने समजावे त्याला ब्राह्मण व क्षत्रिय हे एकाचवेळी भेटले तर या दोहोंपैकी जो ब्राह्मण तोच आपला बाप समजावा संपत्ती नातवाईक वयोमान धर्मपंथ व ज्ञान या पाच कारणाने समाजात आदर मिळतो श्वटच कारण हे हत्यंत महत्वाचे होते पहिल्या तीन वर्गातील ज्या एखाद्या वर्गाच्या मनुष्यामध्यच कारणांचे अस्तित्व उत्कटपणि बघाव्यास मिळत तो या पृथ्वीतलावर आदरात जास्त पात्र होतो परंतु एखाद्या शूत्राजवळ संपत्ती व ज्ञान यांचे केवड़ही भांडार असले तरी तो केवळ त्या कारणामुळे आदरात पात्र होत नाही शुद्र आपल्या वयोमानाने मात्र आदरास पात्र होतो मात्र तो जेव्हा शंभर वर्षाचा होतो तेव्हाच त्यापूर्वी नाही अध्याय दोन श्लोक एकशे पस्तीस सदोतीस ज्याला वेदांचे संपूर्णपणे ज्ञान आहे तो सर्वांपेक्षा श्रेष्ठ होय असा मंत्रद्रष्ट्यांनी नियम केलेला आहे त्याप्रमाणे वय वृद्धत्व संपत्ती व दर्जाचे नातेवाईक यांच्यामुळे हो एखाद्याला मान मिळतो हे खरे पण हा नियम उपरी निर्दिष्ट नियमापुढे दुय्यम दर्जाचा धरावा लागतो जो ब्राह्मण आपल्या वर्णात ज्ञानाने समृद्ध असेल तो सर्व ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ठ होय जो क्षत्रिय आपल्या वर्णात शौर्याने समृद्ध असेल तो सर्व क्षत्रियांपेक्षा श्रेष्ठ होय जो वैश्य आपल्या वर्णात संपत्तीने समृद्ध असेल तो सर्व वैश्यांपेक्षा श्रेष्ठ होय जो शूद्र आपल्या वर्णात वयोमनाने जास्त असेल तो सर्व शूद्रांपेक्षा श्रेष्ठ होय म्हणून एखाद्याचे डोके पांढरे झालेले असेल तर त्याला वयोवृद्ध समजू नये वयाने लहान असला तरी ज्याला वेदांचे ज्ञान झाले आहे त्याला देव वयोवृद्ध समजतात अध्याय दोन श्लोक एकशे चौपन्न छप्पन्न ब्राह्मणाच्या घरात जर क्षत्रिय वैश्य अगरशुद्र राहिला वा तर त्या ब्राह्मणाचा तो पाहुणा किंवा मित्र किंवा नातेवाईक अथवा गुरु म्हणून होत नाही ब्राह्मणाच्या घरचे जेवण आटोपल्यावर त्या घरात जर एखादा क्षत्रिय पाहुणा म्हणून आला तर सदर ब्राह्मणाने त्याला त्याने मागितले तर अन्न द्यावे जर वैश्य अगर शुद्र ब्राह्मणाच्या घरात पाहुणा आला तर त्या ब्राह्मणाने पाहुण्याला आपल्या नोकऱ्याच्या हस्ते अन्न द्यावे व गोडगोड बोलावे अध्याय तीन श्लोक 110, 112. एकशे चार अ आपस्तंभ धर्मसूत्र एखाद्याने क्षत्रियाला ठार मारले तर त्याने पाप ब्राह्मणास एक हजार दान द्याव्यात एखाद्याने जर वैश्याला ठार मारले असेल तर तयाने पाप क्षालनार्थ ब्राह्मणाला शंभर गायी दान द्याव्यात एखाद्याने जर शूद्राला ठार मारले असेल तर त्याने पाप क्षालनार्थ ब्राह्मणाला दहा गायी द्यावेत। प्रश्न एक पाताळ नऊ खंड 24 सूत्रे एक तीन ब गौतम धर्मसूत्र क्षत्रियाने ब्राह्मणाला शिवीगाळ केली तर त्या क्षत्रियाला शंभरपणाचा दंड करावा क्षत्रियाने ब्राह्मणाला मारहाण केली तर त्याला दोनशेपणाचा दंड करावा वैश्याने ब्राह्मणाला शिविगाळ केली तर, के तर वैश्याला दीडशे पणांचा दंड करावा परंतु ब्राह्मणाने क्षत्र्याला शिविगाळ केली तर ब्राह्मणाला पन्नास पणांचा दंड करावा ब्राह्मणाने वैश्याला शिविगाळ केली तर ब्राह्मणाला पंचवीसपणांचा दंड करावा ब्राह्मणाने शुत्राला शिविगाळ केली तर त्याला कोणत्याही प्रकारची शिक्षा करू नये प्रश्न एक पाताळ खंड चोवीस सूत्रे एक क बृहस्फृती धर्मसूत्र ब्राह्मणाने क्षत्रियाग्राला शिविगाळ केली तर त्या ब्राह्मणाला पन्नासपणांचा दंड करावा त्याने जर वैश्याला शिविगाळ केली तर त्याला पंचवीसपणाचा दंड करावा आणि त्याने शूद्राला शिवीगाळ केली तर त्याला साडेबारा पणांची शिक्षा करावी जो शूद्र आपल्या धर्मानुसार वर्तन करतो त्याला जर ब्राह्मणाने शिविगाळ केली तरच याबाबतीत सांगितलेली शिक्षा ब्राह्मणाला देता येते पण जर तो शूद्र शुद्ध चरणी नसेल तर अशा शूद्राला ब्राह्मणाने शिवीगाळ केली तरी तो ब्राह्मणाचा गुन्हा होत नाही अध्यायवीस श्लोक सात अकरा ड मनुस्मृती क्षत्रियाने ब्राह्मणाला शिविगाळ केली तर क्षत्रियाला शंभरपणाचा दंड केला पाहिजे वैश्याने ब्राह्मणाला शिविगाळ केली तर वैश्याला अडीचशेपणाचा दंड करावा परंतु शुद्राने ब्राह्मणाला शिविगाळ केली तर शुद्राला देहदंडाची शिक्षा दिली पाहिजे ब्राह्मणाने क्षत्रियाचा अपमान केला तर ब्राह्मणाला पन्नासपणाचा दंड करावा ब्राह्मणाने वैश्याचा अपमान केला तर त्याला पंचवीसपणाचा दंड करावा ब्राह्मणाने शूद्राचा अपमान केला तर त्याला बारापणांचा दंड करावा अध्याय आठ श्लोक दोनशे सदुसष्ट ब्राह्मणाने ब्राह्मणाला ठार मारले तर त्याचे सर्व तपसामर्थ्य नष्ट झाले असे समजावे ब्राह्मणाने क्षत्रियाला ठार मारले तर त्याचे एक चतुर्थांश तपसामर्थ्य नष्ट झाले असे समजावे ब्राह्मणाने शूद्राला ठार मारले तर त्याचे एक अष्टमांश तपसामर्थ्य नष्ट झाले असे समजावे ब्राह्मणाने शूद्राला ठार मारले तर तो शूद्र शुद्धाचरणी असल्यास त्या ब्राह्मणाचे एक सोळाश तपसामर्थ्य नष्ट झाले असे समजावे परंतु जर ब्राह्मणाने जर क्षत्रियाला अनैच्छिकपणे ठार केले तर पाप क्षलणार्थ त्या ब्राह्मणाने एक हजार गाई व एक बैल यांचे दान वाटल्यास करावे अथवा ज्या ब्राह्मणाने क्षत्रियाला ठार केले आहे त्याने शहरापासून दूर अंतरावर झाडाखाली तीन वर्ष रहावे व त्या अवधीत सर्व इंद्रियांचे जमन करून व वा जटा वाढवून ब्राह्मणाला ठार मारल्यानंतर पापक्षलनार्थ जे तपश्चरण करावे लागते ते तपश्चरण करावे ब्राह्मणाने वैश्याला ठार मारले असेल तर त्याने पापक्षलनार्थ असले तपश्चरण एक वर्ष करावे व एकशेक गुरांचे दान करावे मात्र तो वैश्य शुद्धचरणी असला पाहिजे शुद्राला ठार मारल्या ब्राह्मणाने सदर तऱेचे तपश्चरण सहा महिने करावे किंवा त्याने पुरोहित्याला दहा पांढऱ्या गाई व एक बैल यांचे दान करावे अध्याय 9, श्लोक एकशे सत्तावीस एकशे एकतीस ई विष्णू स्मृती खालच्या जातीचा माणूस वरच्या जातीच्या माणसाचा जर अपमान करील अगर त्याला इजा करील तर यासाठी खालच्या जातीचा माणूस ज्या आपल्या अवयवाचा उपयोग करील तो अवयव राजाने तोडून टाकले पाहिजेत जर खालच्या जातीचा माणूस वरच्या जातीच्या माणसाबरोबर समानतेच्या भावनेने बसला तर त्याच्या ढुंगणावर डाग देऊन त्याला हद्दपार करावेत खालच्या जातीचा माणूस जर वरच्या जातीच्या माणसाच्या अंगावर थुंकला तर खालच्या जातीच्या माणसाचे दोन्ही ओठ कापून टाकावेत खालच्या जातीचा माणूस जर वरच्या जातीच्या माणसाकडे घाण वारा सोडेल तर त्याचे कुल्ले कापून टाकावेत जर त्याने शिवीगाळ वरच्या जातीच्या माणसाबद्दल केली तर त्याची जीप छाडून काढावी नीच जाती जन्मलेला माणूस वरिष्ठ जाती जन्मलेल्या माणसाला त्याच्या कर्तव्याबद्दल उपदेश करू लागला तर राजाने त्या नीच जातीतील माणसाच्या तोंडात कढ़त तेल ओतण्याची शिक्षा द्यावी वरिष्ठ वर्गातील एखाद्या मनुष्याच्या नावाचा किंवा जातीचा एखाद्या जा शूद्राने चेष्टेने उल्लेख केला तर तापवून लालबुंद झालेली लोखंडाची सळळी त्या शूद्राच्या तोंडात दहा इंच कोंबावी अध्याय पाच सूत्रे एकोणीस चोवीस पाच अ बृहस्पती स्मृती जो शूद्र धार्मिक तत्वांची शिकवण दुसऱ्याला देईल किंवा मंत्रांचा उच्चार करील अथवा एखाद्या ब्राह्मणाचा अपमान करील त्याची जीप कापून टाकली पाहिजे अध्याय बारा श्लोक बारा ब गौतम धर्मसूत्र एखादा शूद्र जर स्वेच्छेने वेदमंत्रांचा घोष ऐकत राहील तर कथील व यांचे तापलेले रस त्याच्या कानात ओतावेत तो जर वेद वाचू लागला तर त्याची जीप छाटून टाकावी वेळ जर त्याला मुखोद्गत झाले असतील तर त्याला मधोमध उभे चिरून टाकावे अध्याय सूत्रे चार सहा क मनुस्मृती जो पैसे घेऊन विद्या शिकवितो त्याचप्रमाणे जो पैसे देऊन शिकतो जो शुद्र शिक्षणाचा पेशा करतो व जो शुद्रापासून शिक्षण घेतो अशा माणसाला देव पितृ समानार्थ जे विधी करतात त्या विधीला उपस्थित राहण्याचे आमंत्रण देऊ नये अध्याय तीन श्लोक 156, छप्पन्न शूद्राला कोणी सल्लामसलत देऊ नये किंवा त्याला देवाला वाहून उरलेले अन्न अथवा लोणी ही कोणी देऊ नये शूद्राला कायदा कानून कोणी शिकवू नये किंवा त्याला धार्मिक विधी करण्याबद्दलची माहिती कोणी देऊ नये ही आज्ञा जो पाळणार नाही तो त्या शूद्राबरोबर असमर नावाच्या नरकाच्या घोर अंधारात खितपर पडेल अध्याय चार श्लोक अठ्यात्तर एक्क्याऐंशी मंत्राचा घोष अस्पष्टपणे कोणीही करू नये किंवा मंत्रांचा घोष शूद्रांच्या सान्निध्यात कोणीही करू नये मंत्राचा घोष रात्री सूर्योदयापर्यंत करून थकवा आला तरी पुन्हा झोपू नये अध्याय चार श्लोक एकोणीस सहा मनुस्मृती मनात कोणत्याही प्रकारचा किंतू न आणता ब्राह्मणाने शूद्राच्या वस्तू आपल्या ताब्यात घ्याव्यात कारण स्वताची चीज स्वतःचीजवस्तू शुद्राला नसते तो गुलाम आहे व त्याची जी काही चीजवस्तू असेल तिच्यावर त्याचा हक्क नसतो तर त्याच्या धन्याचा असतो अध्याय 8, श्लोक चारशे सतरा शूद्र धनसंचय करण्याला समर्थ असला तरी त्याने संपत्ती कमावू नये कारण शुद्राजवळ असलेली संपत्ती पाहिल्याबरोबर ब्राह्मणाच्या चित्ताला वेदना होतात अध्याय दहा श्लोक एकशे एकोणतीस मनुस्मृतीचा राजाला उपदेश स्वतःच्या जन्माच्या आधारे जो आपल्याला ब्राह्मण म्हणून घेतो किंवा जे स्वतःला कोणत्याही गोष्टीचा आधार न घेता ब्राह्मण म्हणून घेतो तो राजाची इच्छा असेल तर कायदेकानूनची घोषणा करील शूद्राला असली घोषणा करण्याचा कधीही अधिकार नसतो शूद्र न्यायनिवाडा करीत असता राजा जर नुसता त्या शूद्राकडे पाहत राहील तर दलदल चिकलात गाय जशी बुडते तसे त्या राजाचे राज्य दुर्दैवाच्या खाळीत बुडून जाईल ज्या राज्यात क्षूद्राचा प्रामुख्याने बरण आहे आणि त्यात धर्मलण्ण लोकांचा बुजुजार झालेला आहे व ज्यात द्विजवर्णाचा एकही माणूस नाही असले राज्य दुष्काळ आणि निरनिळ्या रोगांच्या साथी यांच्या तडाख्यांनी समूळ नष्ट होईल अद्याय आठ श्लोक वीज बावीस आठ अ आपस्तंभ धर्मसूत्र पवित्र धार्मिक आदेश पाळणाऱ्या बुद्धीने जे घोर तपश्चरणी करतात ब्राह्मणांचे पाय धुऊन जे शुद्र आपले जीवन घालवितात आणि जे आंधळे मुके बहिरे आणि व्याधीग्रस्त आहेत अशा लोकांना सरकारी कर माफ असावा प्रश्न दोन पाताळ दहा खंड सव्वीस सूत्रे चौदा सोळा तैवर्णिकांची सेवाचाकरी करणे हे शास्त्राने विहित केले आहे जसजशी उच्च जातीतील माणसांची सेवाचाकरी करील तसतशी त्याला जास्त उच्च दर्जाची पुण्याई प्रश्न एक पाताळ एक खंड एक सूत्रे सात आठ ब मनुस्मृती या विश्वाचे संरक्षण करण्यासाठी दैदिप्यमान देवादिदेव ब्रम्हदेव यांनी आपल्या मुखातून बाहूंपासून मांड्यापासून आणि पायापासून जन्म घेतलेल्यांची कर्तव्य कर्मे काय आहेत याबद्दल वाटणी करून दिली आहे अध्यापन अभ्यास यज्ञ याग करणे करणे दान देणे व ही कर्तव्य करणे ब्राह्मणाला वाटून दिली जनता संरक्षण दान करणे अज्ञ याग करणे अभ्यास करणे आणि उपभोग्य वस्तूपासून परावृत्ती ठेवणे ही कर्तव्ये क्षत्रियाला वाटून दिली गुरे पाळणे दान करणे यज्ञ याग करणे अभ्यास करणे व्यापार करणे व्याजाने पैसे लावणे आणि शेती करणे ही कामे वैश्याला वाटून दिली उपनिर्दिष्ट जातीची बिनबोबाड सेवाचाकरी करणे हे एकच काम परमेश्वराने शूद्राला दिले अद्याप एक श्लोक सत्याऐंशी एक्क्याण्णव नऊ अ आपस्तंभ धर्मसूत्र त्रैवर्णिकातील एखाद्या माणसाने शूद्र जातीच्या स्त्रीशी व्याभिचार केला, जाती व्या केला तर त्याला हद्दपार करावे एखाद्या शूद्राने त्रैवर्णिक जातीतील स्त्रीशी व्याभिचार केला तर त्याला देहांताची शिक्षा केली पाहिजे प्रश्न दोन पाताळ बारा खंड सत्तावीस सूत्रे आठ ब गौतम स्मृती एखाद्या आर्यस्रीशी जर जबरी संभोग केला तर त्याचे लिंग तोडून टाकावे आणि त्याची मालमत्ता जप्त करावी ज्या आर्यसरीबरोबर शूद्राने जबरी संभोग केला असेल तिला जर कोणी पालक असेल तर शूद्राला प्रथम उपनिर्दिष्ट शिक्षा द्यावी व त्यानंतर त्याला ठार मारावे अध्याय बारा सूत्रे दोन तीन क मनुस्मृती एखाद्या शूद्राने सर्वात वरिष्ठ जी जात आहे त्याच जातीतील मुलीचा, ब्राह्मण मुलीचा, प्रेमाची याचना केली तर त्यास देहांताची शिक्षा द्यावी अध्याय आठ श्लोक तीनशे सहासष्ट त्रैवर्णिक जातीतील जन्मलेल्या स्त्रीबरोबर एखाद्या शूद्राने संभोग केला तर त्या स्त्रीला पालक असो वा नसो त्या शूद्राचे लिंग कापून टाकावे त्या स्त्रीला पालक नसेल तर त्या शूद्राची सर्व मालमत्ता जप्त करावी व त्याला देहांताची शिक्षा करावी अध्याय आठ श्लोक तीनशे चौऱ्याहत्तर त्रैवर्णिक जाती जन्मलेल्या पुरुषांनी पहिल्यांदा त्यांच्या जाती जन्मलेल्या स्त्रीला लग्नासाठी योग्य म्हणून निवडावी परंतु तैवर्णिक जातीतील जे पुरुष कामांतपणामुळे लग्नाची इच्छा करतात त्यांना खालील जातीतील स्त्रीला लग्नाला योग्य होय शुद्र स्त्री हीच शुद्र माणसाची बायको होण्यास योग्य आहे वैश्याला आपल्या जातीतील व शुद्र जातीतील स्त्री बायको म्हणून निवडता येते क्षत्रियाला आपल्या जातीतील स्त्री व वैश्य शुद्र या जातीतील स्त्रिया यांना बायको म्हणून निवड करता येते ब्राह्मणाला आपल्या जातीतील स्त्री क्षत्रिय वैश्य व शुद्र या जातीतील स्त्रिया यांना बायको म्हणून निवड करता येते ब्राह्मण व क्षत्रिय हे आपत्काळात असले तरी ते शुद्र स्त्रीला बायको करीत नाहीत शुद्र स्त्रीच्या स्वरूपांना मोहून जाऊन त्रैवर्णिक जातीतील जे पुरुष तिला बायको करतात ते आपले कुल व भावी पिढी यांना क्षुद्राच्या अवस्थेला लवकर नेऊन पोहोचवितात अध्याय तीन श्लोक बारा पंधरा जो ब्राह्मण क्षुद्र स्त्रीबरोबर संभोग करतो तो नीच अवस्थेला जातो त्या स्त्रीला त्याच्यापासून मुलगा झाला तर त्याचे ब्राह्मणत्व खरोखर नष्ट होते देव पितृ आणि अतिथी यांना हव्य कव्य देऊन त्यांचा सत्कार करणे हे जर क्षुद्र स्त्रीच्या सर्वस्वी स्वाधीन असेल तर हव्या कव्याला देव पितृस्वीकार करीत नाही व शुद्रस्त्री ज्या त्रैवर्णिकाजवळ आहे त्यालाही स्वर्गप्राप्ती होत नाही शुद्रस्त्रीच्या ओठावरील धर्मबिंदू जो ज्याला आहे तिच्या श्वासोच्छवासाने जो पूर्ण घेरला आहे आणि ज्याला त्या शुद्रस्त्रीपासून मुलगा झाला आहे अशा माणसासाठी कोणतेही प्राचित्त सांगितले नाही अध्याय तीन श्लोक सतरा एकोणीस दहा अ वसिष्ठ मर्दसूत्र वाईट वासना करणे मत्सर करणे असभ्य बोलणे ब्राह्मणाबरोबर वाईट रीतीने बोलणे मागे निंदा करणे आणि क्रौर्य ही शूद्राची लक्षणे होत अध्याय सहा श्लोक 24. ब विष्णू स्मृती ब्राह्मणाच्या मुलाला जे नाव ठेवण्याचे ते मंगलकारक असावे क्षत्रियाच्या मुलाला जे नाव ठेवावयाचे ते अधिकारदर्शक असावे वैश्याच्या मुलाला जे नाव ठेवावयाचे ते संपत्तीदर्शक असावे आणि शूद्राच्या मुलाला जे नाव ठेवावयाचे ते तिरस्कारदर्शक असावे अध्याय 27. सूत्रे सहा नऊ क गौतम धर्मसूत्र फक्त एकदाच जिच्यामध्ये मनुष्याचा जन्म होतो अशा चौथ्या जाती शूद्राचा जन्म होतो तो वरिष्ठ जातीची सेवाचाकरी करतो सेवाचाकरीचा मोबदला जो वरिष्ठ जातींकडून मिळेल त्यावर ते त्याने गुजराण करावी वरिष्ठ जातीतील लोकांनी वापरून टाकलेले जोडे त्याने घालावेत वरिष्ठ जातीतील लोकांनी खाऊन जे अन्न शिल्लक राहिले असेल ते अन्न त्याने खावे दुष्टबुद्धीने शिव्या देऊन त्रैवर्णित जातीतील लोकांची जाणून हेटाळणी करणे किंवा दुष्टबुद्धीने त्यांना हानमार करणे असे वर्तन जे शुद्र करतात त्यांचे अवयव सदर वर्तन करताना वापरलेले अवयव छाटून टाकावेत द्विज जातीत जन्मलेल्या माणसाबरोबर समानतेच्या भावनेने बसणे झोपणे संभाषण करणे किंवा रस्त्याने चालणे असले वर्तन जो शुद्र करतो त्याला ठार मारावे अध्याय दहा सूत्रे पन्नास अठ्ठावन्न एकोणसाठ आणि अध्याय बारा सूत्रे एक सात ड मनुस्मृती मोज विधी ज्यांना द्विजत प्राप्त झाले आहे अशा लोकांकडून त्यांच्या इच्छेविरुद्ध ब्राह्मण सत्तांतपणाने आणि दुष्टबुद्धीने गुलामाची कामे जबरदस्तीने करवून घेतो असा ब्राह्मणाला राजाने सहाशेपणांचा दंड करावा परंतु एखाद्या शूद्राला मग तो शूद्र गुलाम म्हणून विकत घेतलेला असो वा नसो एखाद्या ब्राह्मणाने गुलामाची कामे कराव्यास भाग पाडली तर त्या ब्राह्मणाला कोणतीही शिक्षा करू नये कारण ब्राह्मणांची सेवा करण्यासाठीच स्वयंभू परमेश्वराने शूद्राला जन्माला घातली आहे धण्याने शूद्राला स्वतःच्या नोकरीतून मोकळे केले असले तरी तो शूद्रे आपल्या गुलामगिरीतून मुक्त होऊ शकत नाही कारण गुलामगिरी ही, गुलाम ही त्याच्या जन्माची सोपती नाही मग त्याच्यापासून तिला कोण मुक्त करू शकेल अध्याय आठ श्लोक चारशे बारा चार्शे जो माणूस सन्मार्गाने आपले आयुष्य इतक्या चांगल्या रीतीने घालवी किंवा जितके निष्कलंक राखील तितक्या चांगल्या रीतीने त्याला आयहिक व पार सुख मिळेल अध्याय दहा श्लोक एकशे नाव लौकिक कमावलेले वेदांचा अर्थबोध जाणणारे आणि कुटुंबवाले जे ब्राह्मण आहेत त्याची आज्ञा पाळणे हेच शूद्राचे श्रेष्ठतम कर्तव्य कर्म होय हे कर्तव्य कर्म हो करण्यानेच शूद्र आपल्या कल्याणाची तरतूद करून ठेवतो हो जो शुद्रमणाने निर्मळ राहील वरिष्ठ जातीतील लोकांची आज्ञा पालन करील सौम्य भाषण करील घमणखोरपणा दाखविणार नाही आणि ब्राह्मणाशी सदैव नम्रतेने वागेल तो पुढील जन्मी उच्च जातीत जन्म घेईल अध्याय न श्लोक तीनशे चौतीस तीनशे उपजीविकेची काही साधने हाती असावे अशी इच्छा करणाऱ्या शूद्राने क्षत्रियाची चाकरी करावी किंवा ज्या शूद्राला आपल्या जीवनाचे संगोपन करण्याची इच्छा असेल त्याने श्रीमंत वैश्याची चाकरी करावी ज्या शूद्राला जीवनाचे संगोपन आणि स्वर्गप्राप्ती यांची इच्छा असेल त्याने ब्राह्मणाची चाकरी करावी कारण तो चाकरी करताना त्याच्याकडून ब्राह्मण हा शब्द वेळोवेळी उच्चारला जाईल आणि त्यामुळे त्या, त्या शूद्राला जे काही कर्तव्य करावायचे आहे त्याची पूर्ती झाली असे होईल ब्राह्मणाची सेवा करणे हाच शूद्रांचा उत्तमोत्तम धंदा होईल असे सर्वांचे मत आहे कारण त्या व्यतिरिक्त दुसरा धंदा केला तर त्यामुळे त्याचा काही फायदा होणार नाही जो शूद्र आपली सेवा चाकरी करतो त्याची कुवत हुशारी आणि कुटुंबस्थिती याबद्दल चौकशी करून त्या मनाने ब्राह्मणांनी आपल्या घरातील वस्तूतून काही वस्तू त्या शुद्राचे संगोपन करण्यासाठी दिल्या पाहिजे घरात शिल्लक राहिलेले अन्न जुने कपडे कुचके धान्य आणि जुनी लाकडी आसने. ही ब्राह्मणांनी आपल्या शूद्र नोकरास द्यावीत अध्याय दहा श्लोक 121-125. एकशे पंचवीस ब्राह्मणाचे मंगलसूचक क्षत्रियाचे सत्तासूचक वैश्याचे संपत्तीसूचक आणि शूद्राचे तिरस्कारदर्शक असे प्रत्येकाचे नाव असावे ब्राह्मणाचा प्रगतीदर्शक क्षत्रियाचा सुरक्षा वैश्याचा संपत्ती दर्शक आणि क्षुद्राचा सेवादर्शक असा प्रत्येकाचा उत्कृष्ट गुण असावा अध्याय दोन श्लोक एकतीस बत्तीस द्विजातीत जन्मलेल्या माणसाची अत्यंत घणेड्या शब्दांनी जो विटंबना करतो त्याची जीभ कापून टाकावी कारण विटंबना करणारा कनिष्ठ जातीचा समजला पाहिजे जर तो द्विजातीचा उल्लेख अत्यंत अपमानकारक रितीने करीत असला तर तापवून लाल केलेली लोखंडाची दहा बोटे लांबीची सळी त्याच्या तोंडात खुपसावी जो माणूस अहंकाराच्या वरात पुरा हिताला त्याच्या कर्तव्यकर्माबद्दल जर काही सूचना देऊ लागला जर राजाने अशा माणसाच्या कानात व तोंडात कडक तापविलेले तेल ओतावे अध्याय आठ श्लोक दोनशे सत्तर जर एखादा माणूस आपल्या अवयवाने वरिष्ठ जातीतील माणसाला दुखापत करील तर त्या माणसाचा तो अवयव कापून टाकावा हा मनुचा दंडक आहे जर तो माणूस वरिष्ठ जातीतील माणसावर हात अगर काठी उगारील तर त्याचा हात छाटून टाकावा आणि रागाने तो जर वरिष्ठ जातीतील माणसाला लाथेने मारिल तर त्या माणसाचे दोन्ही पाय छाटून टाकावे कनिष्ठ जातीत जन्मलेला माणूस वरिष्ठ जातीत जन्मलेल्या माणसाबरोबर बसला तर त्याच्या ढुंगणावर डाग देऊन त्याला हद्दपार करावे किंवा राजाने त्याचे ढुंगण कापवावे कनिष्ठ जातीतील माणूस वरिष्ठ जातीतील माणसावर जर मगरूरपणाने थुंकला तर राजाने त्याचे दोन्ही ओट कापावेत त्याने जर वरिष्ठ जातीच्या माणसावर लघवी केली तर त्याच्या शिश्नाचा पुढचा भाग कापवावा आणि वरिष्ठ जातीच्या माणसाकडे घाण वारा सोडला तर त्याचे गुद्वार कापवावे कनिष्ठ जातीतील माणसाने जर वरिष्ठ जातीच्या माणसाचे केस पकडून धरले तर राजाने काहीही विचार न करता त्याचे दोन्ही हात कापवावेत त्याने जर वरिष्ठ जातीच्या माणसाचे पाय दाढी मान किंवा अंडकोष पकडले तर त्याचे दोन्ही हात कापवावे जर एका माणसाने दुसऱ्या माणसाची कातडी फाडली किंवा त्याच्या अंगातून रक्त काढले तर त्याला पाचशे पण दंड करावा जर त्याने दुसऱ्याचे मांस तोडले तर तो त्याला सहा निष्कांचा दंड करावा परंतु त्याने दुसऱ्याचे हाड मोडले असेल तर त्याला हद्दपार करावे अध्याय आठ श्लोक दोनशे एकोणऐंशी दोनशे चौऱ्याऐंशी ई नारद स्मृती शुद्र जातीत जन्मलेल्या लोकांनी द्विज जातीत जन्मलेल्या आर्य लोकांविरुद्ध जर खोटे आरोप केले तर सरकारी अधिकाऱ्यांनी त्या शुद्र लोकांच्या जीभा मदोमत चिराव्यात आणि त्यांना खोड्यात बसवावेत एखाद्या शूद्राने द्विज जातीतील माणसाचा जर घाणेड्या शब्दांनी अपमान केला तर त्याची जीभ छाटून टाकावी कारण तो जन्मताच कनिष्ठ दर्जाचा आहे जर एखादा शूद्र वरिष्ठ जातीतील लोकांची नावे किंवा जाती यांचा उल्लेख तिरस्कारदर्शक शब्दांना करीत असला तर ता तापवून बुंद केलेली दशांगुले लांबीची लोखंडाची काम त्याच्या तोंडात कोंबावे तो जर ब्राह्मणांना त्यांच्या कर्तव्यकर्माबद्दल आडेतीने धडे शिकवू लागला तर राजाने कडक तापविलेले तेल त्याच्या तोंडात व कानात ओतवावे आपल्या ज्या अवयवाने शूद्र ब्राह्मणाला त्रास देईल त्याचा तो अवयव कापून टाकावा ही शिक्षा त्याच्या अपराधाला पुरिय आहे जो शूद्र वरिष्ठ जातीतील माणसाबरोबर वर वर, त्याच आसनावर बसतो त्याच्या ढुंगणावर डाग द्यावेत व त्याला हद्दपार करावे किंवा राजाने त्याचे ढुंगण कापवावे जो शूद्र अहंकाराच्या भरात वरिष्ठ जातीतील माणसाच्या जा अंगावर थुंकतो त्याचे दोन्ही ओठ राजाने कापवावेत त्याने जर वरिष्ठ जातीच्या माणसाकडे घाण सोडला तर त्याचे कुल्ले कापवावेत अध्याय श्लोक बावीस सत्तावीस तीन वर सांगितलेल्या प्रकारचे कायदे करून का शूद्राच्या विरुद्ध ब्राह्मणांनी तयार केले होते त्यांचा सारांश खालीलप्रमाणे देता येईल एक सामाजिक रचनेत शुद्रांचा शेवटचा दर्जा ठरविण्यात आला दोन शूद्र हा घाणेडा असल्यामुळे त्याला दिसेल किंवा त्याला ऐकू जाईल अशा रीतीने कोणतेही पवित्र कार्य करू नये इतर जातीतील लोकांना ज्या आदराने वागविण्यात येते तसला आदर शूद्राबद्दल दाखवू नये चार शूद्राचे प्राण म्हणजे क पदार्थ शूत्राला कोणीही ठार मारावे त्याबद्दल त्याला कोणीही नुकसान भरपाई मागणार नाही नुकसान भरपाई देण्याची वेळ आली तर ती इतकी अल्पशी असावी की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांना ठार मारल्यानंतर जी नुकसान भरपाई घेण्यात येते तिच्या पासांगालाही ती पुरणार नाही पाच शूद्राने ज्ञान संपादन करू नये त्याला शिक्षण देणे हे पाप आहे तसेच तो गुन्हा होतो सहा शूद्राने स्तावर जंगम मालमत्ता जमवू नये ब्राह्मणाला इच्छा होईल तेव्हा तो शूद्राची मालमत्ता आपल्या ताब्यात घेऊ शकतो सात शूद्र कोणत्याही दर्जाचा अधिकारी होऊ शकत नाही आठ वरिष्ठ वर्गातील लोकांची सेवा चाकरी करणे हे शूद्राचे कर्तव्य कर्म आहे व त्यामुळेच त्याला मोक्ष मिळतो नऊ वरिष्ठ जातीतील लोकांनी शूद्रांशी मिश्रविवाह करू नये तथापि क्षुद्र स्त्रीला रखेली म्हणून ठेवण्याची मुभा त्यांना आहे परंतु क्षुद्राने जातीतील स्त्री ज्या अंगाचा स्पर्श केला तर तो घोर शिक्षेस पात्र होतो दहा क्षुद्र गिलामगिरी जन्मतो व त्याला मरेपर्यंत गुलामगिरीतच ठेवले पाहिजे वरील सारांश विचारात घेतले तर त्यातून दोन मुद्दे प्रामुख्याने लक्षात येतात ब्राह्मणांनी स्वतःचे कायदेकरून करण्याचे अधिकार गाजविण्यासाठी शूद्राला निवडून काढले आहे हा एक मुद्दा फार प्राचीन काचे ब्राह्मणी वाङ्मय वाचले तर असे दिसून येईल की वैश्य यांचा हिंदी आर्य समाजात अत्यंत छळ झाला आहे शूद्रांचा नव्हे असे असतानाही फक्त शूद्राच्या विरुद्ध ब्राह्मणांनी आपले अधिकार कायदेकान करून गाजविले हे अत्यंत आश्चर्यकारक आहे याबाबतीत ऐत्रेय ब्राह्मण हा ग्रंथ वाचून पहावा विश्वमतारा आणि शापर्ण ब्राह्मण यांची कथा या ग्रंथात आहे यज्ञात सोमरस कोणत्या वर्गांनी प्यावा याबद्दलचा खुलासा या, खुला या कथेत आहे वैश्यवर्गाबद्दल सदर कथेत खालील उल्लेख आहे त्यानंतर पुरोहितानं जर दही आणले तर ते वैश्याचे पेय होय दयाने तू वैश्याला संतुष्ट कर तुझ्या कुळात वैश्यासारखा माणूस जन्म घेईल तो दुसऱ्याला मदत करणारा आणि दुसऱ्याचे बक्ष म्हणून राहील सदर माणसाचा केवाई हवा तसा छळ करावा वैशांबद्दल ब्राह्मणांची इतकी कडकदृष्टी असती त्यांच्याविरुद्ध फारसे कायदेकान ब्राह्मणांनी केले नाहीत ब्राह्मणांनी जे काही विरुद्ध कायदेकानून तयार केले आहेत त्यातील जास्त कायदेकानून फक्त शुद्रांच्या विरुद्ध तयार केले आहेत याचे कारण काय असावे ब्राह्मण आणि विरुद्ध जे कायदेकानून तयार केले आणि ब्राह्मणांसाठी जे सर्वस्वी अनुकूल कायदे तयार केले याची तुलना केली तर त्याच्या स्वरूपाचे व हेतूचे फरक जमीन आसमानचे आहेत हे कोणाच्याही सहज लक्षात येईल शुद्रांविरुद्ध केलेल्या कायदेकानुंची जंत्री पाहिली तर वरील मुद्दा लक्षात येतो समाज रचनेतील शूद्रांचा दर्जा त्रैवर्णिक जातींच्या दर्जाच्या खालचा आहे एवढेच नव्हे तर हे दोन्ही दर्जे अग्निविरुद्ध स्वरुपाचे आहेत असे दाखविण्यात आले आहेत ही वस्तुस्थिती लक्षात घेतली तर कोणालाही असे वाटेल की विरुद्ध जे त्रैवर्णिक जातीनं हक्क देण्यात आले आहेत ते एका स्वरूपाचे असावेत परंतु तशी वस्तुस्थिती नाही खरी वस्तुस्थिती अशी आहे की शुद्रांच्या विरुद्ध क्षत्रीय व वैश्य यांना जे हक्क देण्यात आले आहेत ते मामूली स्वरूपाचे आहेत परंतु शूद्रांच्या विरुद्ध ब्राह्मणाला जे हक्क व अधिकार देण्यात आले आहेत ते विशेष स्वरूपाचे आहेत उदाहरणार्थ ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य यांच्या बाबतीत शूद्राने एखादा गुन्हा केला तर क्षत्रीय व वैश्य हे जया स्वरूपाची शिक्षा शूद्राला द्यावी असे सांगतील तिच्यापेक्षा अधिक कडक स्वरूपाची शिक्षा शूद्राला द्यावी असे ब्राह्मण सांगेल यज्ञ या करण्यासाठी ब्राह्मणाला शूद्राच्या मालमत्तेसाठी जरुरी भासली तर ब्राह्मण ती मालमत्ता हवी तेव्हा ताब्यात घेऊ शकतो व असे करण्याने ब्राह्मणाकडून कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा होत नाही शूद्राने मालमत्ता संपादन केली तर ती ब्राह्मणाच्या डोळ्यात खुपते म्हणून शूद्राने मालमत्ता कधी संपादन करू नये ज्या देशाचा राजा शूद्र आहे तो राज्यात ब्राह्मणाने वस्ती करू नये शूद्रांच्या बाबतीत ब्राह्मणाला इतक्या तीव्र हक्क व अधिकार का दिले आहेत शूद्र हा आपल्या जन्माचा वैरी आहे असे समजून वागण्यास ब्राह्मणाला काही विशेष कारण होते काय कायदेकान सांगितलेल्या मुद्द्यांपेक्षा अधिक महत्वाचा आणखी एक मुद्दा आहे क्षूद्रासंबंधी अनेक प्रकारचे विरुद्ध स्वरूपाचे कायदेकान धार्मिक ग्रंथात जे सांगितले आहेत त्याबद्दलचे सामान्य दर्जाच्या ब्राह्मण गृहस्थाला काय वाटत असाव कायदेकानून करताना ग्रंथकारांनी असामान्य बुद्धिमत्ता दाखविली आहे तसेच त्यावेळी त्यांची वृत्ती लज्जास्पद स्वरुपाची होती हे कोणीही कबूल करील सामान्य दर्जाचा ब्राह्मण गृहस्थ ही वस्तुस्थिती मान्य करील काय हे शूद्रासंबंधी धर्मग्रंथात जे विरुद्ध स्वरूपाचे कायदेकान सांगितले आहेत त्यांची जंत्री सदर ब्राह्मणाकडे धरली तर त्याच्या मनात शूद्रासंबंधी कसलाही अनुकूल भाव उत्पन्न होणार नाही हे साहजिकच आहे याचे पहिले कारण असे की सदर कायदेकान प्राचीन काळापासून समाजात ऋण झाले आहेत व परंपरेने त्यांना समाजात कायमचे स्वरुप प्राप्त झाले आहे म्हणून याबाबतीत ब्राह्मणांची नैतिक भावना पूर्णपणे नष्ट झाली आहे त्यामुळे हे कायदेकानून नैतिकदृष्टीने बरे आहेत की वाईट आहेत ते कोणी तयार केले किंवा व का केले असल्याप्रकारचे प्रश्न त्यांच्या मनात कधीच उद्भवणार नाहीत दुसरे कारण असे की शुद्रासंबंधी जे विरुद्ध स्वरूपाचे कायदेकानून धर्मग्रंथात सांगितले आहेत त्याबद्दलची जाणीव ज्या ब्राह्मणांना आहे ते असे म्हणतात की अशा स्वरुपाच्या कायदेकानुंबद्दल आपल्याला विशेष काय वाटावे किंवा त्यात लाज बाळगण्यासारखे तर काय आहे ब्राह्मणामधील ही मनोवृत्ती किती दांबिक आहे हे स्पष्ट करून दाखविणे जरूर आहे स्वतःची अभ्रू आणि विवेक बुद्धी याची बाजू सावरून धरण्यासाठीच ब्राह्मण लोक वर सांगितलेली मनोवृत्ती दाखवितात एरवी ती मनोवृत्ती कुचकामाची आहे परंतु या मनोवृत्तीचा समाचार घेणे जरूर आहे क्षुद्रासंबंधी जे कायदेकानुन अस्तित्वात आहेत तशा स्वरुपाचे कायदेकानुन जगातील कोणत्याही भागात अस्तित्वात नाहीत हे स्पष्ट करून सांगणे अत्यंत जरूर आहे हक्क आणि अपात्रता यांच्या बाबतीत ब्राह्मणांनी तयार केले कायदेकानून आणि जगातील देशात चालू असलेख कायदेकानून यांची तुलना करणे नाही ब्राह्मणी कायदेकानून आणि रोमन कायदेकानून यांची तुलना केली तर वरील विधानाची सत्यता पटून येईल रोमन कायदेकानुनच्या अन्वये कोणत्या वर्गाला हक्क प्रदर्शक अधिकार व कोणत्या वर्गाला अपात्रदर्शक अधिकार देण्यात आले होते त्याबद्दल प्रथमता तुलनात्मक दृष्टीने विचार करूया रोमन कायदे पंडितांनी मनुष्याचे पाच वर्ग केले होते एक अमीर उमराव आणि सामान्य लोक दोन स्वतंत्र लोक व गुलाम लोक तीन नागरिक उमराव आणि परदेशी लोक चार जन्मतास हक्क मिळणारे लोक आणि जन्मानंतर काही मार्गांनी हक्क मिळवणारे लोक आणि पाच ख्रिस्ती लोक व धर्महीन लोक रोमन कायद्याप्रमाणे पुढील लोकांना अधिकार देण्यात आले होते एक अमीर उमराव दोन स्वतंत्र लोक तीन नागरिक चार जन्मता हक्क मिळणारे लोक आणि पाच ख्रिस्ती लोक रोमन कायदेकाडूनप्रमाणे पुढील लोकांना अपात्रतादर्शक अधिकार देण्यात आले होते एक सामान्य लोक दोन गुलाम लोक तीन परदेशी लोक चार जन्मल्यानंतर काही मार्गांनी हक्क मिळवणारे लोक पाच धर्महीन लोक रोमन कायदेकरूंप्रमाणे जो स्वतंत्र नागरिक समजला जात होता त्याला नागरिक व राजकीय हक्क होते नागरिक हक्कापासून विवाह आणि व्यापार करण्याचे हक्क मिळत असत विवाह करण्याचे जे हक्क असत त्यामुळे नागरिक कायदेशीर विवाह करीत असे विवाह केलेल्या नागरिकाला पितृत्वाचे अधिकार मिळत मृत्यूपत्र न करता जो मेला अशा नातलगाची स्थावर जंगम मिळकत विवाहित नागरिकाला मिळत असे रोमन कायद्याप्रमाणे व्यापार करण्याचे जे मार्ग होते ते सर्व नागरिकांना मोकळे होते निवडणुकीत मतदान करणे आणि अधिकार गाजविण्याच्या जगाचा स्वीकार करणे असले हक्क रोमन नागरिकाला राजकीय हक्क म्हणून उपभोक्ता येत असत गुलाम हा आपल्या धन्याची मालमत्ता म्हणून समजला जाई त्याला कोणत्याही प्रकारचे हक्क उपभोगण्याची शक्यता नव्हती स्वतंत्र माणूस व गुलाम यांच्या दर्जात जी तफावत आहे ती अतुलनीय आहे परदेशी लोकांना नागरिकत्वाचे हक्क नव्हते म्हणून त्यांना राजकीय किंवा नागरिक हक्क नव्हते एखादा नागरिक एखाद्या परदेशी माणसाचा पालक असला तर त्या परदेशी माणसाला कायद्याची मदत व संरक्षण मिळू शकत असे जन्मल्यानंतर काही मार्गाने हक्क मिळणारे जे लोक असतात त्यांचा कोणीतरी पालक असतो या वर्गात एक गुलाम दोन मुले तीन पत्नी चार कोर्टाने धनकोटच्या स्वाधीन केलेला रुनको आणि पाच भाडोत्री पहलवान यांचा समावेश होतो या लोकांना एक स्वतंत्रपणे राहत येत नसे दोन दुसऱ्याची मालमत्ता मिळू शकत नसे व तीन त्यांच्यावर कोणी अन्याय केला किंवा त्यांना कोणी इजा केली त्याबद्दल स्वतंत्रपणे त्यांना त्याची दाद लावून घेता तसे. अस रोमन लोक धर्महीन होते. धार्मिक भेदामुळे कोणाला कमी व कोणाला अधिक सामाजिक अधिकार व हक्क अस्तित्वात नव्हते ख्रिस्ती धर्माचा रोमन लोकात प्रसार झाल्यानंतर धार्मिक भावनेच्या कसोटीवर सामाजिक अधिकार व हक्क वाटण्यात आले जे ख्रिस्ती धर्म पाळू लागले त्यांना हे अधिकार व हक्क देण्यात आल ख्रिस्ती बादशांच्या कारकिर्दीत धर्महीन म्हणून जे बड निरनिराळ्या पंथाचे लोक होते त्यातील लोकांवर आणि ज्यू लोकांवर अत्यंत त्रासदायक नियंत्रण लादण्यात आली त्यांना वारसा हक्क देण्यात आला नव्हता तसेच त्यांना कोर्टात न्यायालयात साक्षीदार होऊ देत नसत ते जुन्या मताचे आणि अत्यंत सोहळे ख्रिस्ती होते त्यांनाच सामाजिक हक्कांचा सा संपूर्णपणे उपभोग घेता येत असोमन कायदेकाडूनखाली जे अधिकार व हक्क देण्यात आले होते व अपात्रतादर्शक बंधने निरनिळ्या लोकांवर लादण्यात आली होती त्याची थोडीशी माहिती वर दिली आहे ती लक्षात घेऊन हिंदू लोक असे म्हणतील की हिंदू धर्मग्रंथात जे अधिकार व हक्क अपात्रता दर्शक अधिकार सांगण्यात आले आहेत त्यांना जगातील इतर देशात जोड मिळते व रोमन लोकांचे उदाहरण लक्षात घेता हिंदूंचे वरील विधान खरे वाटू लागते परंतु हिंदू धर्मग्रंथात सांगितलेली अपात्रतादर्शक बंधने रोमन कायद्याने सांगितलेल्या अपात्रतादर्शक बंधनांपेक्षा अधिक घोर निर्देश स्वरुपाची आहेत ही हिंदूंना कबूल करावी लागेल अपात्रतादर्शक बंधने लादणाऱ्या हिंदू धर्मग्रंथातील कायद्यांची उभारणी काही तत्वांवर केली आहे या तत्वांची परस्परांशी तुलना केली तर हिंदू धर्मग्रंथातील उपरोक्त तत्वे अत्यंत हिन दर्जाची आहे हे कोणाच्याही सहज लक्षात येईल रोमन कायद्यान्वये जे पात्रतादर्शक हक्क व अपात्रतादर्शक बंधने सांगण्यात आली आहेत ती कोणत्या पायावर उभारलेली आहेत रोमन कायद्याचा ज्यानेवर अभ्यास केलेला आहे असा एखादा माणूस सांगू शकेल की पात्रतादर्शक हक्क व अपात्रतादर्शक बंधने यांचा पाया एक मनुष्याचा सामाजिक दर्जा आणि दोन मनुष्याचा कायद्याच्या दृष्टीने असणारा नावलौकिक रोमन कायद्यांमुळे मनुष्याचा सामाजिक दर्जा स्वतंत्रता नागरिकपणा आणि कुटुंब संबंध या तीन गोष्टीवर अवलंबून असे स्वतंत्रता या वर्गात सामाजिक लोक येत गुलाम येत नसत स्वतंत्र माणूस जर रोमन नागरिक असेल तो त्याला सामाजिक दर्जाचे सर्व हक्क उपभोगता येत असत हे हक्क ज्याला असत तो राजकीय किवा सामाजिक दर्जाचे हक्क भोगू शकत असे कुटुंबासंबंधी या वर्गात काही विशेष दर्जाची कुटुंबे आपल्या कुटुंबातील लोकांना काही विशेष प्रकारचे हक्क असत जो नागरिक या कुटुंबापैकी असे त्याला या कुटुंबाचे सर्व हक्क उपभोगता येत असत एखादा रोमनग्रस्ताचा सामाजिक दर्जा काही कारणामुळे कमी होत असे किंवा संपूर्ण नष्ट होत असे त्याला जर युद्धात कैदी म्हणून पकडण्यात नेले किंवा त्याच्यावर गुलामगिरी लादली गेली तर त्याचे स्वातंत्र्य नागरिकत्व आणि कुटुंब बंधन ही संपूर्णपणे नष्ट होत असत परंतु तो शत्रूच्या सुटकेतून सुटून परत आला तर त्याला त्याचे स्वातंत्र्य नागरिकत्व कुटुंब संबंध ही तिन्ही पुन्हा परत देण्यात येत असत एखाद्या नागरिकाने स्वतःवर दुसऱ्या राज्याचे नियंत्रण कबूल केले तर त्याचे नागरिकत्व आणि कुटुंब संबंध याबद्दलचे हक्क नष्ट होत असत परंतु त्याचे वैयक्तिक स्वातंत्र्य अबाधित राहत असे अशा परिस्थितीत त्याला इतर नागरिकांबरोबर सार्वजनिक पानोठ पाणी भरू देत नसत किंवा त्याला कोणी विस्तव देत नसत त्याच्यावर असला बहिष्कार घालण्याचा हेतू हा की त्याने रोमन राज्याच्या बाहेर जाऊन तो स्वतः राज्या रोमन राज्याच्या बाहेर निघून गेला नाही तर त्याला रोमन साम्राज्याबाहेर अंधपार करण्यात येत असे वैयक्तिक स्वातंत्र्य व नागरिकत्व यन्ना काही बाधा न येता सुद्धा एखादा माणूस कुटुंबसंबंध तोडू शकत असे उदाहरणार्थ एखादा माणूस दुसऱ्या गृहस्थाच्या पालकत्वाखाली आला किंवा एखाद्या गृहस्थाने आपल्या मुलाचे वैयक्तिक स्वातंत्र्य व नागरिकत्व नष्ट होत नसत नागरिकत्व हे प्रथम जन्मावरून मिळत असे एखाद्या गृहस्थाने कायदेशीर लग्न केले असेल व त्याची पत्नी गरोदर झाली तेव्हा तो जर नागरिक असेल तर त्याच्या मुलाला त्याच्या बापाने नागरिकत्व प्राप्त होत असे बेकायदेशीर लग्न झालेल्या जोडप्याला जर मूल झाले तर त्या मुलाला त्याच्या आईचे हक्क प्राप्त होत असत एखाद्या रोमन नागरिकाच्या गुलामाला काही विशिष्ट विधी करून नागरिकत्व देता येत असे हा नियम पुढे बदलण्यात आला या बदललेल्या नियमाप्रमाणे गुलामगिरीतून मुक्त केलेला गुलाम काही विधी केल्यानंतर संपूर्णपणे नागरिक होत असे तर त्याला परदेशी माणसाचा दर्जा प्राप्त होत असे जसनियन बादशाहने उपरी निर्दिष्ट बदललेला नियम नष्ट केला त्याने पूर्वीचा नियम चालू केला या नियमाप्रमाणे गुलामगिरीतून मुक्त केलेला गुलाम रोमन नागरिकत्वाचे सर्व हक्क उपभोगू शकत असे नागरिकत्वाचे हक्क बहुदा मेहरवाणी खातर देण्यात येत असत एखादी व्यक्ती किंवा संबंध जात यांना असले हक्क देण्याचा ठराव रोमन लोकांनी सार्वजनिक सभा किंवा कायदेमंडळ अथवा रोमन बादशाह हे मंजूर करीत असत ही नागरिकत्वाची हक्क देण्याची पद्धत आणि अलीकडची परदेशी माणसांना नागरिकत्व देण्याची पद्धत यासारख्या स्वरूपाच्या होत एकादाचे नागरिकत्व तीन तरानी नष्ट होत असे एक वैयक्तिक स्वातंत्र्य नष्ट झाल्यामुळे उदाहरणार्थ एखादा रोमन गृहस्थ युद्धात कैदी म्हणून पकडला गेला तर दोन एखाद्याने रोमन नागरिकत्व सोडून दिले व दुसऱ्या राज्याचे नागरिकत्व मिळविले तर आणि तीन कोणी काही अपराध केला असेल तर त्याला शिक्षा म्हणून काही दिवस किंवा कायमचे संतपार करणे रोमन कायद्यान्वये एखाद्याला सामाजिक दर्जा असला तर त्याला सर्व सा सामाजिक व राजकीय हक्क उपभोक्ता येत असत म्हणजे त्याला मतदान करता येत असे किंवा त्याला एखाद्या सरकारी पदाचा अधिकार स्वीकारता येत असे कायद्याच्या दृष्टीने एखाद्याचा दर्जा काय आहे यावर त्याचे राजकीय हक्क अवलंबून असत ज्याला सामाजिक दर्जा व कायद्याच्या दृष्टीने असलेला दर्जा ही दोन्ही असत त्याला सामाजिक व राजकीय हक्क उपभोक्ता येत असत ज्याला फक्त सामाजिक दर्जा असे त्याला फक्त सामाजिक हक्क उपभोक्ता येत असत त्याला राजकीय हक्क नसत ज्याला कायद्याच्या दृष्टीने दर्जा असे त्याला राजकीय हक्क का असत कायद्याच्या दृष्टीने असलेला दर्जा दोन तराने नष्ट होत असे वैयक्तिक स्वातंत्र्य नष्ट झाले तर व एखाद्या गुन्ह्याबद्दल शिक्षा झाली तर वैयक्तिक स्वातंत्र्य नष्ट झाले तर कायद्याच्या दृष्टीने असलेला दर्जा संपूर्णपणे नष्ट होत असे केलेल्या गुन्ह्याचे स्वरूप जसे कमी अधिक गंभीर असेल त्या मनाने गुन्हेगाराला कमी अधिक स्वरूपाची शिक्षा देण्यात येत असे दिलेली शिक्षा ज्या स्वरूपाची असेल त्या मानाने गुन्हेगाराचा कायद्याच्या दृष्टीने असलेला दर्जा कमी करण्यात येईल रोमन कायद्याप्रमाणे प्रतिवादीला निरनिराळ्या स्वरूपाची नुकसान भरपाई द्यावी लागत असे त्याचप्रमाणे त्यांचे राजकीय हक्क नष्ट करण्यात येत असत यामुळे त्याला मदत करता येत नसे किंवा एखाद्या पदाचा अधिकार स्वीकारता येत नसे रोमन कायद्यांमुळे निरनिराळ्या लोकांना जे हक्क दिले होते व काहींवर अपात्रतादर्शक निर्बंध लाडलेले होते यांची जीवर माहिती दिली आहे तीवरून दिसून येईल की सदर हक्क व निर्बंध एकाच पायावर आधारलेले होते म्हणजे एका जातीचे हक्क एका पायावर व दुसऱ्या जातीचे हक्क भिन्न पायावर आधारलेले नव्हते हीच गोष्ट अपात्रतादर्शक निर्बंधाबद्दलची हे हक्क व निर्बंध अंमलात आणण्याच्या अगर न आणण्याच्या काही मर्यादा कायद्याने ठरविलेल्या होत्या अशा प्रकारची रेखीव व्यवस्था ब्राह्मणी धर्मग्रंथात आढळत नाही अधिकार हक्क व अपात्रतादर्शक निर्बंध याची उभारणी जातीय पायावर केलेली आहे असे ब्राह्मणी धर्मग्रंथावरून दिसून येते एवढेच नव्हे तर सर्व प्रकारचे अधिकार हक, प्रकार हो ले ले व हक्क त्रैवर्णिक जातींना देण्यात आलेले आहेत आणि सर्व प्रकारचे अपात्रतादर्शक निर्बंध फक्त क्षुद्र जातीच्या वाट्याला टाकलेले आहेत हे ब्राह्मणी धर्मग्रंथाचे वैशिष्ट्य होय वरील स्तंभात मांडलेले विचार ब्राह्मणी धर्मग्रंथाला मांडणारे लोक मान्य करणार नाहीत रोमन कायद्यान्वये अधिकार हक्क व अपात्रता दर्शक निर्बंध यांची उभारणी जातीय पायावर केलेली आहे असे ते प्रतिपादन करतील त्यांचे हे म्हणणे अमीर उमराव लोक व सामान्य लोक यांच्या बाबतीत खरे आहे तथापि इतर बाबतीत त्यांचे म्हणणे खरे ठरत नाही हे पुढील विवेचनावरून दिसून येईल पहिल्या प्रथम हे लक्षात ठेवले पाहिजे की सामान्य लोक गुलाम नव्हते त्यांना सामाजिक व राजकीय हक्क असत त्यांच्याकडून काही स्वरूपाची गुन्हे झाले तर त्या हक्कात फेरबदल होत असत परंतु ते फेरबदल कायमच्या स्वरूपाचे नसत सामाजिक बाबतीत त्यांच्यावर दोन निर्बंध होते अमीर उमरावांच्या मुलामुलींशी त्यांच्या मुलामुलींची लग्ने बेकायदा ठरविलेली होती हा सामान्य लोकांवरील निर्बंध इसवी सनपूर्व चारशे पंचेचाळीसमध्ये दूर करण्यात आला याबाबतीत जो कायदा करण्यात आला त्यान्वये अमीर उमराव व सामान्य लोक त्यांचे विवाह कायदेशीर ठरविण्यात आले सामान्य लोकांवर दुसरा एक निर्बंध होता या निर्बंधांमुळे सामान्य लोकांना रोमच्या देवळात पुरोहित आणि धर्माधिकारी होता येत नसे हा निर्बंध इसवीसनपूर्व तीनशेमध्ये दूर करण्यात आला पहिल्यांदा सामान्य लोकांना मताधिकार आणि पदाधिकार हे नव्हते रोमचा सहावा राजा सर्विथ स्टुलियस याचा कारकिर्दीत सामान्य लोकांना मताधिकार देण्यात आला रोममध्ये प्रजासत्ताक राज्य पद्धती इसवीसनपूर्व पाचशे नऊ मध्ये सुरु झाली नंतर काही वर्षांनी सामान्य लोकांना पदाधिकारही देण्यात आला सामान्य लोकांना पदाधिकार मिळाल्यानंतर इसवी सनपूर्व चारशे चौऱ्याण्णवमध्ये सामान्य लोकांची न्यायालये स्थापन करण्यात आली इसवी सनपूर्व चारशे एकवीस पासून इसवी सनपूर्व तीनशे छत्तीस पर्यंतच्या काळात मोठमोठ्या दर्जाच्या सर्व जागा सामान्य लोकांना मिळाल्या इसवी सनपूर्व दोनशे सत्याऐंशी साली होर्टेन कायदा पास करण्यात आला या कायद्यान्वये असे जाहीर करण्यात आले की सामान्य कायदेमंडळात जे कायदे मंजूर करण्यात येतील ते सर्व रोमन लोकांना लागू होतील सामान्य लोक व अमीर उमराव यांच्यामधील सामाजिक व राजकीय बाबतीतील भेदाभेद या कायद्याने संपूर्णपणे नष्ट केले अमिर उमराव लोक व सामान्य लोक हे राजकीय हक्कांच्या बाबतीत समानतेच्या भूमिकेवर कसे आले याचा थोडासा इतिहास वर सांगितला अमीर उमराव लोक व सामान्य लोक हे सामाजिक व राजकीय हक्कांच्या बाबतीत समान पारेवर आले एवढेच नव्हे सामान्य लोकांना अमीरपद मिळविण्याचा मार्ग मोकळा झाला उत्तम कुळात जन्म होणे आणि जवळ खूप पैसा असणे या दोन गोष्टींमुळे रोमन समाजात दर्जा व वैयक्तिक प्रतिष्ठा मिळत असे न्यायाधीशाच्या उच्चपथीच्या जागा जन्ना मिळत त्याचे वैयक्तिक महत्व त्या जागांमुळे वाढत असे जो गृहस्थ न्यायाधीश असे त्याचे त्या पदामुळे मिळालेले महत्व त्याच्या मुलांना मिळत असे व ते महत्व त्याच्या घराण्यात चालू राहत असे सामान्य लोकांना न्यायाधीशाच्या जागा मिळू लागल्यामुळे त्यातील न्यायाधीश व घराणे हे महत्त्पला चढले कि कित्येकांनी अमीरपद मिळविले काहींनी अमीरपणाच्या बाबतीत मूळच्या अमिरांवर ताण केली पात्रतादर्शक अधिकार व अपात्रतादर्शक अधिकार यांची विभागणी रोमन कायद्याने जातीय पायावर केलेली होती असे जरी गुईत धरले तरी हे लक्षात ठेवले पाहिजे की सामान्य लोकांवर अपात्रतादर्शक असे जे निर्बंध लादलेले होते ते कायमचे नव्हते ते निर्बंध काही काळ अस्तित्वात होते पण ते कालानुक्रमे न्यायसे झाले ही वस्तुस्थिती लक्षात घेतल्यानंतर ब्राह्मणी धर्मग्रंथांना उचलून धरणाऱ्या लोकांना हे कबूल करावे लागेल की हक्क अधिकार आणि निर्बंध यांची वाटणी ब्राह्मणी धर्मग्रंथाप्रमाणेच रोमन कायद्यांनी जातीय पायावर केलेली आहे हे मत समशेलचुकीचे आहे रोमन कायद्याने अमीर लोक व सामान्य लोक यांच्यामधील सामाजिक व राजकीय बाबतीत नोंद नष्ट करून त्यांना एका पॅलीवर आणून ठेवले त्याप्रमाणे त्रैवर्णिक जाती व शुद्र जात यांच्यात असलेले भेद ब्राह्मणी धर्मग्रंथकारांना नष्ट करून त्रैवर्णिक जाती व शुद्र यांना एक समान पॅरीवर आणून का सोडले नाही या प्रश्नाची उत्तर देण्याची जबाबदारी ब्राह्मणी धर्मग्रंथांना उचलून धरणाऱ्या लोकांवर आहे वरील विवेचनावरुन दिसून येईल की अधिकार हक्क व निर्बंध यांची जी वाटणी जातीय पायावर केलेली आहे ती ब्राह्मणी धर्मग्रंथातील कायद्यांनी रोमन कायद्यांनी नव्हे ब्राह्मणी कायदे आणि रोमन कायदे यांच्यात दुसरे दोन महत्वाचे भेद आहेत फौजदारी खटल्याच्या बाबतीत रोमन कायदे सर्व नागरिकांना समानतेने वागवित असत म्हणजे फौजदारी खटल्याच्या बाबतीत अमीर व सामान्य लोक यांना समसमान होते गुन्हेगार कोणताही नागरिक असो अमीर असो वसामान्य दर्जाचा असो त्याला त्याच्या गुन्ह्याप्रमाणे दंड व शिक्षा होत असे एकाच तरेचा गुन्हा असला व तो अमिराने कलिला असला तर त्याबद्दल एक शिक्षा व तोच गुन्हा सामान्य नागरिकाने कलिला असला तर त्याला निराळ्या तऱ्हेची शिक्षा ही पद्धत रोमन कायद्यान मान्य केली नव्हती ब्राह्मणी कायद्यांनी ही पद्धत मान्य क्लिती हि धर्मसूत्र व अनक्स्मृती यांच्यावरून दिसून येत वादी व वा प्रतिवादी ज्या श्रेष्ठ व कनिष्ठ जातीची असतील त्यांच्या जातीच्या श्रेष्ठ कनिष्ठपणावर गुन्ह्याबद्दल कमी जास्त शिक्षा ब्राह्मणी कायद्यांनी सांगितली आहा वादी शुद्र असला व प्रतिवादी त्रैवर्णिक जातीतील एका जातीचा असला तर जी शिक्षा ब्राह्मणी कायदे अशा प्रतिवादीला देतात तिच्यापेक्षा जास्त कडक शिक्षा ते क्षुद्र प्रतिवादीच देतात जर त्रैवर्णिक जातीचा वादी व वा शुद्र प्रतिवादी असेल तर एवढेच नव्हे तर गुन्हा असला व तो त्रैवर्णिकापैकी एका जातीतील गृहस्थाने आणि शुद्राने केलेला असला तर त्रैवर्णिक जातीतील गुन्हेगाराला जी शिक्षा ब्राह्मणी कायदे सांगतात त्याच्या अनेक पटीने कडक शिक्षा ते क्षुद्र गुन्हेगाराला सांगतात फक्त शुद्र गुन्हेगारांना ब्राह्मणी कायद्या अमानुष शिक्षा सांगितल्या आहेत ब्राह्मणी व रोमन कायदे यातील हा दुसरा महत्वाचा फरक आहे याशिवाय ब्राह्मणी कायदे व रोमन कायदे यांच्यात असलेला एक विशेष रुपाचा फरक आहे तो म्हणजे अपात्रतादर्शक निर्बंध नष्ट करण्याबद्दलचा रोमन कायद्याने निर्माण केलेले निर्बंध कायमस्वरूपाचे नव्हते काही विशिष्ट परिस्थिती अस्तित्वात असेपर्यंत त्या निर्बंधाची अंमलबजावणी होत असे ती विशिष्ट परिस्थिती नष्ट झाली की ते निर्बंध आपोआप नष्ट होत असत आणि निर्बंध नष्ट झाले की ज्यावर ते आले होते त्या माणसाला आपली स्वतःची प्रगती घडवून आणून समाजात मानाचा दर्जा प्राप्त करून घेण्यास मोकळीक मिळत असे ज्या विशिष्ट परिस्थितीमुळे निर्बंध अस्तित्वात आले ती परिस्थिती कायमस्वरूपाची रहावी अशी खटपट रोमन कायद्याने कधीच केली नाही उलाटंशी ज्या परिस्थितीवर निर्बंध टिकून राहा ती परिस्थिती दूर करण्याचे रोमन कायद्याने प्रयत्न केले व ते प्रयत्न यशस्वी झाले ही गोष्ट सामान्य लोक गुलाम परदेशी लोक आणि धर्महीन लोक यांना रोमन कायद्याने जे वेळोवेळी निरनिराळे हक्क दिले त्यावरून दिसून येते रोमन कायद्याने अपात्रतादर्शक निर्बंध प्रथम जरी काही लोकांवर लादले तते ते कालांतराने त्यांनीच नष्ट केले धर्मसूत्रे व स्मृती यांनी शूद्र लोकांवर दर्शक निर्बंध एकदा जे लादले ते कायमचेच त्या निर्बंधात कधी काही फेरफार करावा अशी त्यांना मूळीच तरतूद ठेवलेली नाही या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर धर्मसूत्रेवर स्मृती यांनी शूद्रांना कायमचेच गुलामगिरीत खितपत पडावे अशी जी केलेली आहे ती किती अमानुष आहे हे कळून येईल याहीपेक्षा कठोर कसाई करनी धर्मसूत्रे व स्मृती यांना केली आहे ती ही की शूद्रावर जे निर्बंध लादलेले आहेत ते कोणत्या रीतीने पाळावेत याबद्दलच्या काही अटी सांगितलेल्या आहेत या अटीला बाधक असे जर कोणी काही कृत्य केले तर ते कृत्य गुन्हेगारीचे ठरविले आहे व त्या गुन्ह्याबद्दल जबरदस्त शिक्षा सांगितली आहे उदाहरणार्थ वैदिक मंत्र म्हणण्याची शूद्राची योग्यता नाही म्हणून त्याला वैदिक यज्ञ करण्याचा अधिकार नाही धर्मसूत्रांनी हा जो निर्बंध घातला आहे तो फारसा घातक नाही व त्याबद्दल कोणी निषेधही ना करणार नाही परंतु धर्मसूत्रांनी या निर्बंधापेक्षा भयंकर घातक दुसरे निर्बंध लादले आह वद्ध्ययन कर वद्मंत्रांचे घोष ऐकणे शूत्राला निषिद्ध आहे व हृत्य गुन्हेगारीचे आह शूद्राने वदाध्ययनाचा गुन्हा कला तर त्याची जीभ थोडावी आणि त्याने वद्मंत्राचे घोष ऐकले तर त्याच्या कानात तापवून वितळविलेल्या शिसाचा रस होतावा शूद्राने आपल्यावरील निर्बंध झुगारून द्यास धडपडू नय म्हणून त्याला दहशत घालण्यासाठीच धर्मसूत्रांनी वरील प्रकारची रानटी शिक्षा शूद्रांना सांगितल आह ब्राह्मणी धर्मग्रंथकारांनी शूद्रावर इतक्या रानटी स्वरुपाचे निर्बंध कोणत्या कारणास्तव लादले असतील बरे शूद्रांबद्दल त्याचा इतका खुनशी दृष्टीकोन का होता दुसरे असे की ब्राह्मणी धर्मग्रंथ शुद्रावर कोणते निर्बंध लादले आहेत याबद्दल पाडावा असतात ते म्हणतात शूद्रांना उपनयन विधीचे अधिकारपद स्वीकारण्याचा आणि मालमत्ता जमविण्याचा अधिकार नाही पण हे कोणत्या कारण असतो याबद्दल ब्राह्मणी ग्रंथ कधी उलगडा करीत नाही त्यांचा सर्व जमाना तिस्मारखांचा आहे शूद्रांचे वैयक्तिक वर्तन समाजाला घातक आहे म्हणून तो सर्व गोष्टीला अपात्र व त्याबद्दल त्याला शिक्षाही केलीच पाहिजे अशा प्रकारची मनोवृत्ती ब्राह्मण ग्रंथाने दाखविलेली आहे पण ही मनोवृत्ती गुढ वाटते हे गुढ उकलण्यासाठी आपणाला ब्राह्मणी ग्रंथाची काही मदत होणार नाही ती मदत दुसरीकडून मिळविली पाहिजे